स्कंद चौथा अध्याय बारावा भृगुमुनी विष्णूला शाप देता तो घोर वद अवलोकन करून भगवान शुक्रजनक भृगुषी क्रुद्ध झाले अतिशय होऊन ते मधुसूदनाला म्हणाले हे महाबुद्धीमान विष्णू जाणून बुजून तू हे अयोग्य असे पापकृत्य केले आहेस अरे ब्राह्मणापासून उत्पन्न झालेल्या स्त्रीचा वध करणे योग्य नाही तू सत्वगुणी ब्रह्मा आणि शंकर तमोगुणी म्हणून प्रसिद्ध तू हे विपरीत कसे केलेस तू तामसी कसा झाला कार्य तू केले आहेस हे विष्णू स्त्री अवध्य तू माझा निरपराधी भार्येचा दुराचार करणाऱ्या तुला मी शाप देतो माझ्या हातून तुझे पारिपत्य कसे होणार हे पाप्या इंद्रा तू मला विधूर केले आहेस हे मधुसुदना आता मी तुला शाप देतो इंद्राला देणार नाही कारण तूच मनाने दुष्ट असून कृष्ण सर्पाप्रमाणे सर्वदा कपट करण्यात खरोखर मूर्ख आहेत कारण तू आत्ताच माझ्या समक्ष दुराचारी आणि तामसी ठरला आहेस हे जनार्दना माझ्या शापामुळे मृत्यूलोकी तुझे अवतार होतील आणि तू केलेल्या पापामुळे तुला प्रत्येक अवतारात गर्भवास्य दुःख भोगावे लागेल त्यानंतर जेव्हा जेव्हा धर्माचा राहस लागला तेव्हा तेव्हा त्या शापाच्या योगाने विष्णू लोककल्याणाकरता मनुष्य योनीमध्ये वारंवार जन्म घेऊ लागले जन्मेजे म्हणाला हे मुनी श्रेष्ठा अतुल तेजस्वी अशा चक्राच्या योगाने जेव्हा भृगुभारेचा वध झाला तेव्हा त्या ते महात्मा भृगूला पुनरपी गृहस्थाश्रम कसा प्राप्त झाला हे मला सांगा व्यास प्रमाणे क्रोधाने हरीला शाप देऊन भृगूने पत्नीचे शीर सत्वर हातात घेतले आणि झटपट धडाला लावून तो कार्यवेत्ता भृगू म्हणाला हे देवी विष्णूने मारलेला तुला मी आज जिवंत करतो जर मला संपूर्ण धर्माचे ज्ञान असेल जर मी संपूर्ण धर्माचे यथायोग्य आचरण केले असेल आणि जर मी सत्य बोलत असेल तर त्या सत्याच्या योगाने तू जिवंत होशील आज सर्व देवतांनी माझ्या जा तेजाचे प्रचंड सामर्थ्यावलोकन करावे आता शीत उदक तिच्यावर प्रोक्षण करून मी तिला तपोबला जिवंत करतो माझे सत्य शौच वेदाध्ययन आणि तपोबल शुद्ध असल्यास त्यांच्या पुण्यबलाने ती जिवंत होईल जलप्रोक्षण झाल्याबरोबर ती सुहास्यवदनाने युक्त असलेली भृगुभार्या तत्क्षणी जिवंत झाली आणि अतिशय संतुष्ट होऊन ती उठून बसली नंतर निद्रेतून उठल्याप्रमाणे तिला अवलोकन करून शाबास शाबास असे म्हणून चोहोकडे त्या भृगूची आणि तिची प्रशंसा करू लागली ह्याप्रमाणे आपली स्त्री भृगूने जिवंत केली असता ती अवलोकन करून इंद्रादि देवाना देखील अतिशय आश्चर्य वाटले नंतर इंद्रदेवाना म्हणाला भृगुमुनीने तर आपली साध्वी भार्या जिवंत केली आहे परंतु आता तो शुक्रपश्चर्या करून अशा रीतीने निद्रा तर नाहीशी झाली होती परंतु हे राजा त्या भयंकर मंत्रामुळे घटणारा शुक्राच्या प्रतापाचे स्मरण होऊ लागल्यामुळे त्याला आपल्या देहाची सुरक्षितता वाटेन अशी झाली तेव्हा याला काहीतरी उपाय योजावा असा मनामध्ये विचार करून इंद्र आपल्या मनोहर अवयवांनी युक्त असलेल्या जयंती नावाच्या अविवाहित कन्येला हास्यपूर्वक म्हणाला हे पुत्रे मी तुला तपस्वी शुक्राला अर्पण केले आहे तू तिकडे जा त्याची शुश्रुता कर हे सुंदरी माझे कार्य होण्याकरता तू त्याला वश करून घे आता त्या श्रेष्ठ आश्रमामध्ये तू सत्वर जा मनाला आल्हाद देणाऱ्या नाना करून त्या जयंतीच्या दृष्टीस पडला त्याचा देह दृष्टीस पडता क्षणी पित्याच्या आज्ञेचे तिला स्मरण झाले केळीचे पान घेऊन ती त्या मुनीला वारा घालू लागली निर्मल शांत सुवासी आणि हलके उदक म्हणून परमभक्तीने ती पिण्यास तत्पर ठेवत सूर्य मध्यभागी आला असता स्वतः पतिव्रता धर्माने वागणारी ती साधवी वस्त्ररूप छत्राने त्याच्यावर छाया धरी करता विहित अशी मधुर पक्व आणि दिव्य फळे ती त्या मुनीपुढे ठेवीत असे हिरवेगार आणि म्हणूनच शुक्रासारखे असलेले दर्भ ती तिथे ठेवीत असे नित्यकर्मा करता ती पुष्पेही पुढे ठेवीत असे निद्रे करता पल्लवानी युक्त अशी शय्या ती तयार ठेवली योग्य वेळी त्या मुनीला आदराने हळूहळू वारा घालीत असे मुनीच्या शापाला भीत असल्यामुळे त्या जयंतीने कामविकाम उत्पन्न करणारे हावभाव मात्र केले नाही उत्कृष्ट भाषण करणारी ती सुंदरी अनुकूल आणि आनंददायक शब्दाने त्या महात्म्याची नेहमी स्तुती करीत असे तो जागा झाल्यावर आचमना करता उदक घेऊन ती उभी राहत असे सर्वदा सर्वकूल असेल ते करून ती त्याची शुश्रुषा करीत वृत्तांत समजण्याकरता पुष्कळ वर्षेपर्यंत ती साधवी जयंती निर्विकार आणि पातिव्रत्याविषयी तत्पर राहून क्रोध जिंकून एकसारखी त्याची शुश्रुषा करत राहिली अशा रीतीने हजार वर्षे पूर्ण झाल्यावर मनोहर महेश्वर संतुष्ट आणि प्रसन्न झाले आणि शुक्राला वर देण्यास उद्युक्त झाले ईश्वर म्हणाले हे भृगुनंदना माझ्या कृपेने जे काही जगतामध्ये विद्यमान आहे जे तुझ्या दृष्टीला गोचर आहे आणि जे वाणीला अगोचर आहे तेही सर्व तू मिळवशील कोणाच्याही हातून तुझा वध होणार नाही तू प्रजाधिपती होशी आणि द्विजांमध्ये श्रेष्ठ होशी ह्याप्रमाणे वर देऊन शंकर तेथेच गुप्त झाले नंतर त्या जयंतीला अवलोकन करून शुक्र म्हणाले हे सुंदरी तू कोण आहेस कोणाची कन्या आहेस तुझा उद्देश काय आहे तो सांग हे सुंदरी कोणत्या कार्याकरता तू येथे आली आहेस ते कार्यही मला कथन कर हे सुलोचने हे सुव्रते तुझी काय इच्छा आहे तुझे म्हणणे दुर्घट जरी असले तरीसुद्धा ते मी आज शेवटास तुझ्या सेवेमुळे मी आज प्रसन्न झालो आहे तू वर माग तेव्हा आनंदीत मुद्रेने युक्त झालेली ती जयंती मुलीला म्हणाली हे भगवान माझा उद्देश तपोबलाने ओळखा ते ऐकून शुक्र म्हणाले तुझा उद्देश मला समजला आहे पण तुझ्या मनामध्ये जे असेल ते तू स्पष्ट कथन कर मी शुश्रूषेमुळे तुझ्यावर प्रसन्न झालो आहे ह्यास्त तुझे सर्वथा कल्याण करी जयंती म्हणाली हे विप्रा मी इंद्राची कन्या आहे पित्याने मला तुम्हाला अर्पण केले आहे हे मुने माझे नाव जयंती आहे जयंताची मी कनिष्ठ भगिनी आहे हे प्रभू आपल्याविषयी माझ्या मनामध्ये कामवासना उत्पन्न झाली आहे म्हणून सांप्रतपूर्वक धर्माने आपल्याशी रममाण होण्याची माझी इच्छा आहे शुक्र म्हणाले हे सुंदर स्त्री कोणाच्याही दृष्टीस न पडता ह्या ठिकाणी ह्या माझ्या आश्रमात राहून माझ्याशी तू 10 वर्षे वर्षेपर्यंत रममाण हो असे सांगून जयंतीचे पाणीग्रहण करण्याकरता तो शुक्र अंतर्गृहामध्ये गेला तिच्याशी पाणीग्रहण संस्कार केल्यानंतर तो भृगुनंदन दहा वर्षेपर्यंत तिच्यासह गुप्त रीतीने राहिला मायेने आच्छादित असल्यामुळे तो काव्यमुनी कोणालाही दिसला नाही इकडे तो मंत्र संपन्न आणि कृतार्थ होऊन परत आल्याचे श्रवण करता सर्व दैत्य आनंदीत होऊन त्याची भेट घेण्याच्या उद्देशाने हुन, शुक्र त्यांच्या दृष्टीस पडला नाही तेव्हा सर्वही मनामध्ये खिन्न झाले सर्वांचाही उत्साह भग्न झाला सर्वही चिंताक्रांत आणि अतिशय दिन होऊन वारंवार शुक्राला शोधू लागले मायेने आच्छादित असलेला तो शुक्र जेव्हा दृष्टीच पडेना तेव्हा ते सर्व दैत्य चिंताक्रांत आणि भयभीत होऊन आल्या मार्गाने असे समजून त्या महाभाग्यवान ब्रहस्पती गुरुला इंद्र म्हणाला आता पुढे काय करावे हे ब्रम्हन आपण दानवांकडे जा मायेने त्यांना मोहित करा बुद्धिपूर्वक विचार करून आपण आता आमचे एवढे ते भाषण श्रवण करून शुक्र गुप्त राहून जयंतीशी रममाण झाला आहे असे जाणून गुरुनेकडे गेला तेथे गेल्यावर त्याने अतिशय प्रेमाने दानवांना आवाहन केले तेव्हा ते सर्व दानव तेथे आले समोरच शुक्र त्यांच्या दृष्टीस पडला अतिशय मोह उत्पन्न झाल्यामुळे तो शुक्रच आहे असे समजून ते सर्व दैत्य प्रणाम करून तेथे उभे राहिले तेव्हा तो प्रत्यक्ष शुक्रच आहे असा प्रत्येक करून देणारी गुरुची मायांतचे रूप धारण केलेले गुरु त्यांना म्हणाले माझ्या यजमानांचे स्वागत असो मी तुमच्या हिताकरता आज येथे आलो आहे निष्कप्टाने प्राप्त झालेली विद्या मी तुम्हाला कथन करीत तुमचे कल्याण व्हावे म्हणून मी शंकराला तपश्चरेने संतुष्ट केले आहे हे ऐकून त्या दानवांचे मन सुप्रसन्न झाले आपला गुरु शुक्र कृतकृत्य मोहित झालेले ते दानव हर्ष लागले ते रोगरहित आणि दुःखरहित झाले त्याने आनंदित होऊन शुक्राचार्यांना प्रणाम केला देवांचे भय सोडून देऊन ते सर्व हि निश्चिंत झाले अध्याय बारावा समाप्त